लिसन लेसन नव घर कोण आत ये आती है। अरे वा हे नव घर का हो हे घर कस है छानच है फर्निचर पुदर आहे हो पण मला अजून पुष्कळ नवीन वस्तू खरेदी करायच्या आहेत माझ्याकडे पंखा नाही मला एक पंखा घ्यायचा आहे पुण्याची हवा थंड असते ना मग पंखा कशासाठी इथे मार्च आणि एप्रिल मध्ये फार उन्हाळा असतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडे खूप पाहुणे येतात दरवर्षी मी पंखा घ्यायचं ठरवते पण घेत नाही यंदा मात्र मला पंखा घ्यायचाच आहे अस आणि तुला टीव्ही घ्यायचा नाही का घ्यायचा आहे पण आधी मला माझा रेडिओ विकायचा आहे मग टीव्ही घ्यायचा आहे शिवाय मला नवे पडदे शिवायचे आहेत त्यासाठी थोड सुंदर कापड विकत घ्यायचं आहे तुझ्याकडे रंगीत सादरी आहेत का नाही मला चांगल्या रंगीत चादरी पण आणायच्या आहेत मला चित्र फार आवडतात मला भिंतीवर लावायला एक सुंदर चित्र पण आणायचं आहे तुझ्याकडे खूप पुस्तकही आहेत ना हो पण ती पुस्तकं ठेवायला ह्या नव्या घरात जागा नाही मला पुस्तकांसाठी नवीन कपाट हवी आहेत म्हणजे तुला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत हो मला अजून खूप नव्या गोष्टी करायच्या आहेत बरं स्मिता मी आता जाते तुला चहा नको का चल स्वयंपाक घरात चहा घे आणि मग जा मला सुद्धा चहा घ्यायचा आहे बर चल लिसन अँड रिपीट नव घर नव घर कोण गौरी ये आत ये। को गौरी ये आत ये अरे वा तुझ नव घर का अरे वाह तुझ नव घर का हो आहे? हो, हे नवगर है होव घर कस आहे? छानच आहे. फर्निचर पण सुंदर आहे छानच आहे फर्निचर पण सुंदर आहे हो पण मला अजून पुष्कळ नवीन वस्तू खरेदी करायच्या आहेत हो पण मला अजून पुष्कळ नवीन वस्तू खरेदी करायच्या आहेत माझ्याकडे पंखा, पंखा नाही मला एक पंखा घ्यायचा आहे मला एक पंखा घ्यायचा आहे।, आहे पुण्याची हवा थंड असते नाण्याची हवा थंड असते ना मग पंखा कशासाठी मग पंखा कशासाठी इथे मार्च आणि एप्रिल मध्ये फार उन्हाळा असतो इथे मार्च आणि एप्रिल मध्ये फार उन्हाळा असतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडे खूप पाहुणे येतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्याकडे खूप पाहुणे येतात दरवर्षी मी पंखा घ्यायचं ठरवते पण घेत नाही दरवर्षी मी पंखा घ्यायचं ठरवते पण घेत नाही यंदा मात्र मला पंखा घ्यायचाच आहे यंदा मात्र मला पंखा घ्यायचाच आहे अस आणि तुला टीव्ही घ्यायचा नाही का अस आणि तुला टीव्ही घ्यायचा नाही का घ्यायचा आहे पण आधी मला माझा रेडिओ विकायचा आहे घ्यायचा आहे पण आधी मला माझा रेडिओ विकायचा आहे मग टीव्ही घ्यायचा आहे मग टीव्ही घ्यायचा आहे शिवाय मला नवे पडदे शिवायचे आहेत शिवाय मला नवे पडदे शिवायचे आहेत त्यासाठी थोड सुंदर कापड विकत घ्यायचं आहे त्यासाठी थोड सुंदर कापड विकत घ्यायचं आहे तुझ्याकडे रंगीत चादरी आहेत का तुझ्याकडे रंगीत चादरी आहेत का नाही मला चांगल्या रंगीत चादरी पण आणायच्या आहेत नाही मला चांगल्या रंगीत सादरी पण आणायच्या आहेत मला चित्र फार आवडतात मला चित्र फार आवडतात मला भिंतीवर लावायला एक सुंदर चित्र पण आणायचं आहे मला भिंतीवर लावायला एक सुंदर पण आणायचं आहे तुझ्याकडे खूप पुस्तकही आहेत ना तुझ्याकडे खूप पुस्तकही आहेत ना हो पण ती पुस्तकं ठेवायला या नव्या घरात जागा नाही पण ती पुस्तकं ठेवायला ह्या नव्या घरात जागा नाही मला पुस्तकांसाठी नवीन कपाट हवी आहेत मला पुस्तकांसाठी नवीन कपाट हवी आहेत म्हणजे तुला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत म्हणजे तुला अजून बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत हो मला अजून खूप नव्या गोष्टी करायच्या आहेत हो मला अजून खूप नव्या गोष्टी करायच्या आहेत बरं स्मिता मी आता जाते बर स्मिता मी आता जाते तुला चहा नको का तुला चहा नको का चल स्वयंपाक घरात चल स्वयंपाक घरात चहा घे आणि मग जा चहा घे आणि मग जा मला सुद्धा चहा घ्यायचा आहे मला सुद्धा चहा घ्यायचा आहे बर चल बर चल दिल्स। दिल्स। मला वाचायचा आहे मला धडा वाचायचा आहे मला धडे आहे। वाचायचे आहेत मला धडे वाचायचे आहेत आम्हाला धडा वाचायचा आहे आम्हाला धड़ा आम्हाला धडे वाचायचे आहेत आम्हाला धडे वाचायचे आहेत मला वही वाचायची आहे मला वही आहे मला मला वचायच्या आहेत आम्हाला वही वाचायची आहे आम्हाला वही वाचायची आहे आम्हाला वह्या वाचायच्या आहेत मला पुस्तक वाचायच आहे मला पुस्तक वाचायचं आहे।, आहे मला पुस्तक वाचायची आहे। आहे। आहे। आहेत मला पुस्तक वाचायची आहेत आम्हाला पुस्तक वाचायच आहे आम्हाला पुस्तक वाचायची आहेत तुला आंबा खायचा आहे तुला आंबा खायचा आहे तुला आंबे खायचे आहेत आहे। तुम्हाला आंबा खायचा आहे तुम्हाला आंबा खायचा आहे तुम्हाला आंबे खायचे आहेत तुम्हाला आंबे खायचे आहेत तुला गोळी खायची आहे तुला गोळी खायची आहे तुला गोळ्या आहे। खायच्या आहेत तुला गोळ्या खायच्या आहेत तुम्हाला गोळी खायची आहे तुम्हाला गोळी खायची आहे तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत गोळ्या खायच्या आहेत तुला चॉकलेट खायच आहे तुला चॉकलेट खायच आहे तुला चॉकलेट खायची आहेत।, आहेत तुम्हाला चॉकलेट खायच आहे तुम्हाला चॉकलेट खायची आहे। आहे। था आहेत तुम्हाला चॉकलेट खायची आहेत आपल्याला पंखा आणायचा आहेत आपल्याला पंखे आणायचे आहेत आपल्याला पंखे आणायचे आहेत आपल्याला खुर्ची आणायची आहे आपल्याला खुर्च्या आणायच्या आहेत आपल्याला कपाट आणायचं आहे आपल्याला कपाट आणायचं आहे आपल्याला कपाट आणायची आहेत त्याला लेख लिहायचा आहे त्याला लेख लिहायचा आहे त्याला लेख लिहायचे आहेत कविता लिहायच्या आहेत त्याला पत्र लिहायच आहे त्याला पत्र लिहायची आहेत त्याला पत्र लिहायची आहे। लिहाय आहेत <debates> तिला लिहाय शर्ट धुवायचा आहे तिला शर्ट धुवायचा आहे तिला शर्ट धुवायचे आहेत धुवायचे आहेत तिला, तिला साडी धुवायची आहे तिला साडी धुवायची आहे तिला साड्या धुवायच्या आहेत तिला कापड धुवायचं आहे तिला कापड धुवायची आहेत तिला 京ality, name, beauty, तिला कापड धुवायची आहेत त्यांना पतंग उडवायचा आहे त्यांना पतंग उडवायचे आहे। <tod> <आथा> आहेत त्यांना पतंग उडवायचे आहेत त्यांना भाजी विकायची आहे त्यांना भाजी विकायची आहे त्यांना भाज्या विकायच्या आहेत त्यांना फळ तोडायचं आहे त्यांना फळ तोडायचं आहे त्यांना फळ तोडायची आहेत मांजराला उंदीर मारायचा आहे, आहे। मांजराला उंदीर मारायचे आहेत <speaking> मांजराला उंदीर मारायचे आहेत मांजराला चिमणी धरायची आहे मांजराला चिमण्या आहे। आहे। धरायच्या आहे। आहेत मांजराला चिमण्या धरायच्या आहेत मांजराला झुरळ पकडायच आहे मांजराला झुरळ पकडायच आहे मांजराला झुरळ पकडायची आहेत मांजरांना आहे मासा खायचा आहे मांजरांना मासा खायचा आहे मांजरांना मासे खायचे आहेत मांजरांना चपाती खायची आहे मांजरांना चपाती खायची आहे मांजरांना चपात्या खायच्या आहेत मांजरांना चपात्या खायचा आहेत मांजरांना अंड खायच आहे अंड खायच आहे मांजरांना अंडी खायची आहेत मांजरांना अंडी खायची आहेत मला शाळेत जायचं आहे मला शाळेत जायचं जायच आहे आम्हाला है शाळेत जायचं आहे आम्हाला शाळेत जायचं आहे तुला शाळेत जायचं आहे।, जायच आहे तुला शाळेत जायचं आहे <8 prisim>.... तुम्हाला शाळेत जायचं आहे तुम्हाला शाळेत जायचं आहे आपल्याला शाळेत जायचं आहे आपल्याला शाळेत जायचं आहे त्याला शाळेत जायचं आहे त्याला शाळेत जायचं आहे।, आहे।, आहे तिला शाळेत जायचं आहे तिला शाळेत जायच आहे त्यांना शाळेत जायचं आहे त्यांना शाळेत जायचं आहे, जायच आहे। माकडाला झाडावर चढायच आहे माकडाला झाडावर चढायच आहे माकडांना झाडावर चढायच आहे माकडांना झाडावर चढायच आहे मोहनला झाडावर चढायचं आहे मोहनला झाडावर चढायच आहे मीनाला झाडावर चढायच आहे मीना लाडावर चढायच आहे।, ला आहे गोखले साहेबांना ऑफिसात जायचं आहे गोखले साहेबांना ऑफिसात जायचं आहे नीलाईंना बाजारात जायचं आहे नीला ताईंना बाजारात जायचं आहे मला पुष्कळ वाचायच आहे मला पुष्कळ वाचायच आहे आम्हाला पुष्कळ लिहायच आहे. आहे तुला शाळेत शिकवायच आहे तुला शाळेत शिकवायच आहे. आहे तुम्हाला खूप पहायच आहे तुम्हाला खूप पहायचं आहे त्यांना पुष्कळ करायच आहे त्यांना पुष्कळ करायचं आहे आपल्याला पुष्कळ आणायच आहे आपल्याला पुष्कळ आणायच आहे नीलाला पुष्कळ सांगायचं आहे पुष्कळ सांगायच आहे सुभाषला बोलायचं आहे सुभाषला बोलायचं आहे ट्रान्सफॉर्मेशन <laughs> रील्स Transform the sentences from the present continuous into the root plus ayat cha ahe form. Mi pustaka vajto vajte ahet. Mala pustaka vajai chi ahet. लाडू खातो, आहोत। आम लाडू खायचा, खायचे, आहे, आहेत। तू अभ्यास करतो, करते, आहेस। तुला अभ्यास करायचा आहे तुम्ही आणता आहात। तुम्हाला आणायच्या आहेत आपण आहोत। आपल्याला प्यायची आहे तो बाजारात जातो आहे, बाजारात आहे। ते पतंग उडवत आहेत त्यांना पतंग उडवायचा उडवायचे आहेत ती साड्या धुते आहे तिला साड्या धुवायच्या आहेत त्यांना भाजी, भाजी चिरायची आहे ते झाडावर चढत आहे त्याला झाडावर चढायचं आहे ती शिकार करत आहेत अनंताला पुस्तक वाचायचं आहे मधुकर खोली आहे। मधु खोली आहे। आहे। आहे। मधुकरला मीना करते मीनाला स्वे श बातम्या ऐकते आहे शीलाला शिला ऐकायच्या आहेत शाळेत जातो आहे पद्माकरला शाळेत जायच आहे मोहन आता झोपतो आहे मोहनला आता झोपायच आहे राम अभ्यास करतो आहे राम ला आहे सुमन डबे घासते आहे सुमनला डबे घासायचे आहेत विक्रम सिनेमा पाहतो आहे विक्रमला सिनेमा पाहायचा आहे शरद मोटार चालवतो आहे शरदला मोटार चालवायची आहे डॉक्टर फडके पेपर वाचत आहेत डॉक्टर फडक्यांना पेपर वाचायचा आहे माझे वडील पुस्तक वाचत आहेत माझ्या वडिलांना पुस्तक वाचायचं आहे तिची मैत्रीण साडी घेते आहे साडी आहे. आमचा मुलगा जातो आहे. आमच्या मुलाला शाळेत जायचं आहे त्यांचे शिक्षक कविता शिकवत आहेत त्यांच्या शिक्षकांना कविता शिकवायची आहे साने सर गोष्टी सांगताहेत साने सरांना गोष्टी सांगायच्या आहेत विजयाबाई गाणी म्हणत आहेत विजयाबाईंना गाणी म्हणायची आहेत सीताचा भाव काम करतो आहे. सीताचा भावाला काम आहे. करो है भाव कर मुलास्टिट्यूशन रिल सब्स्टिट्यूट दिख विथ द रूट इन द ब्रॅकेट प्लस आय चा प्लस आहे फॉर्म मला आंबा आवडतो खा मला आंबा खायचा आहे तुला कॉफी आवडते पी तुला कॉफी प्यायची आहे त्याला पुस्तक आवडत वाच त्याला पुस्तक वाचायचं आहे आम्हाला खेळ आवडतात खेळ आम्हाला खेळ खेळायचे आहेत तुम्हाला साड्या आवडतात आण तुम्हाला साड्या आणायच्या आहेत त्यांना बिस्किट आवडतात घे त्यांना बिस्किट घ्यायची आहेत फिल इन दोपर फॉर्म आहे मला अभ्यास करायचा आहे तिला आंघोळ आहे तिला आंघोळ करायची आहे।, आहे।, आहे आम्हाला काम आहेत आम्हाला काम करायची आहेत त्यांना लाडू आहेत त्यांना लाडू करायचे आहेत तुला मातीची चित्र आहेत मुलांना गृहपाठ आहे, आहे। मुलांना गृहपाठ करायचा आहे आपल्याला पूजा आहे।, आहे आजीला लोणच करायचं आहे शुभदाला गजरा आहे गजरा आहे। टू कन्वर्सेशन। आज आणि पंधरावा धडा काढा विश्वनाथ तुझ पुस्तक कुठे आहे गुरुजी माझ्या पुस्तक नाही मला अजून पुस्तक विकत घ्यायचं आहे अरे लवकर पुस्तक विकत घे आपल्याला हे सगळं पुस्तक शिकायचं आहे शोभना तुझ पु कुठे आहे तुला पुस्तक घ्यायचं नाही का घ्यायचं आहे गुरुजी मुलानो लवकर पुस्तक विकत घ्या आज मी धडा शिकवत नाही उद्या तुम्ही पुस्तक घेऊन या आज कविता म्हणा माधवी, तू कविता म्हणतेस का गुरुजी मला कविता पाठ करायची आहे मी कविता म्हणते गुरुजी म्हण पण लक्षात ठेवा आपल्याला मराठी भाषा बोलायला लिहायला आणि वाचायला शिकायचं आहे तुम्ही खूप अभ्यास करायचं ठरवा तुम्हाला अजून खूप शिकायचं आहे तेव्हा जोरात अभ्यासाला लागा